अध्याय अष्ट्यात्तरावा दंतवक्त्र आणि विदुरथाचा उद्धार आणि तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून सुताचा वध श्रीशुक म्हणतात महाराज शिशुपाल शाल्व आणि पौंडरक मारले गेल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे ऋण फेडण्यासाठी संतापलेला दुष्ट दंतवक्त्र हातात गदा घेऊन एकटाच पायी पायी युद्धभूमीवर येऊन फडकला तो इतका शक्तिमान होता की त्याच्या चालण्याने जमीन हादरत होती श्रीकृष्णांनी त्याला अशा प्रकारे येतांना पाहून ताबडतोब खातात गदा घेऊन रथातून खाली उडी मारली आणि किनार याने समुद्राला अडवाव असे त्याला अडवले उन्मत्त दंतवक्त्राने गदा उगारून श्रीकृष्णांना म्हटल तू आज माझ्या दृष्टीसमोर आलास हे फार चांगले झाले हृष्णा तू माझा मामी भाऊ असलास तरी तू माझ्या मित्रांना मारल असून मला सुद्धा मारू इच्छितोस म्हणून मूर्खा आज मी तुला या वज्रासारख्या गदेन ठार करील अरे मूर्खा तू माझा भाऊ असलास तरी शत्रूही आहेस मी माझ्या मित्रांवरील प्रेमामुळे शरीरातील रोग नाही साकारावा तसा तुला मारूनच त्यांच्या रोणातून मुक्त होईल माहूत जसा अंकुषाने हत्तीला टोचतो त्याप्रमाणे नंदभक्तराने आपल्या कडवट शब्दांनी श्रीकृष्णांना टोचत त्यांच्या डोक्यावर गदा मारून सिंहाप्रमाणे गर्जना केली रणभूमीवर गदेचा प्रहार झाला तरी यदुश्रेष्ठ जागेवरून जराही हल्ले नाही ाची छाती चा फुटून तो तोंडातून तो रक्त ओकू लागला त्याचे केस विखुर हातपाय पसरले गेले आणि तो निष्प्राण होऊन जमिनीवर ओसळला परीक्षिता शिशुपालाच्या मृत्यूच्या वेळी जसे झाले होते तसेच सर्वांच्या देखतच दंतवक्त्राच्या मृत शरीरातून एक अत्यंत सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडून श्रीकृष्णांमध्ये सामावून गेली त्यांचा भाऊ विदुरत भावाच्या मृत्यूने शोकाकुल झाला तो क्रोधाने सुस्कारे टाकी हातात ढाल तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्यासाठी आला राजेंद्रा तो चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी तीक्ष्ण धार असलेल्या चक्राने किरीट असलेले त्याचे मस्त पुरवले अशा प्रकारे ज्यांना मारणे दुसऱ्या कोणालाही अशक्य होते त्या शाल व त्याचे सौभ विमान दंतवक्त्र आणि विदुरत यांना मारून श्रीकृष्णांनी सुशोभित द्वारकेत प्रवेश केला त्यावेळी देव मानसे, मुनी सिद्ध गंधर्व विद्याधर महानाग आणि पितर त्यांची स्तुती करीत होते तसेच अप्सरा यक्ष किनर चारण त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांच्या विजयाचे गायन करीत होते यावेळी वृष्णिवंशी यादव वीर त्यांच्याबरोबर चालले होते योगेश्वर जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण अशा लीला करीत असता सदोदित विजयी होत असले तरीही अविवेकी लोकांना पराजित झाल्यासारखे वाटतात बलरामानी जेव्हा ऐकले की कौरव पांडवांशी युद्ध करण्याची तयारी करीत आहे तेव्हा तटस्थ राहण्याच्या इच्छेने तीर्थयात्रेचा बहाणा करून ते द्वारकेतून बाहेर पडले तिथून बाहेर पडून त्यांनी प्रभास क्षेत्रामध्ये स्नान केले आणि तिथे तर्पणाने देव ऋषी पितल यांना आणि भोजन घालून माणसांना कृप्त केली। नंतर काही सह ते सरस्वती नदीच्या उगमाकडे निघाले ते अनुक्रमे पृथ्दक बिंदुसर त्रितपकू सुदर्शनतीर्थ विशालतीर्थ ब्रह्मतीर्थ चक्रतीर्थ आणि पूर्व वाहिनी सरस्वती नदी इत्यादी तीर्थक्षेत्रांवर गेले परीक्षिता त्यानंतर यमुना तटावरील आणि गंगा तटावरील तीर्थे करीत ते त्या दिवसात जिथे ऋषी ज्ञान यज्ञ करीत होते त्या नैविशारण्यात गेले दीर्घकाल यज्ञ करणारे ऋषी बलराम आलेले पाहताच आसनावरून उठले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले तसेच योग्यतेनुसार नमस्कार करून आणि आशीर्वाद देऊन त्यांचा सन्मान केला ते आपल्या ब्राह्मणांसह आसनावर बसले नंतर त्यांची पूजा केली गेली तेव्हा त्यांना दिसले की व्यासांचा शिष्य रोमहर्षण व्यासपीठावर बसलेलाच आहे सूतकुळात जन्मलेला असूनही हा रोमहर्षण त्या ब्राह्मणांपेक्षाही उच्च आसनावर बसलेला आहे शिवाय आपण ब्राह्मणांसह आलो असताही त्याने उठून आपले स्वागतही केले नाही की हात जोडून प्रणामही केला नाही यामुळे बलरामांना क्रोध झाला ते म्हणाले की हा रोमहर्षण प्रतिलोम म्हणजे क्षत्रियापासून ब्राह्मण स्त्रीला झालेला असूनही या श्रेष्ठ ब्राह्मणांपेक्षा तसेच धर्माचे रक्षक असलेल्या आमच्यापेक्षाही उच्च आसनावर बसला असल्याकारणाने हा अविवेकी मृत्यूदंडास पात्र आहे भगवान व्यास महर्षींचा शिष्य असून याने इतिहास पुराणे धर्मशास्त्रे इत्यादी पुष्कळ शास्त्रांचे अध्ययन सुद्धा केलेले आहे परंतु अजून याचा आपल्या मनावर संयम नाही हा उद्दाम आहे या गर्विष्ठाने स्वतःला व्यर्थ पंडित मानले आहे नटाप्रमाणे याचे अध्ययन हे केवळ सोंग आहे याच्यापासून याला स्वतःलाही लाभ नाही हे दुसऱ्यालाही नाही जे लोक धार्मिकतेचे ढोंग करून धर्माचे पालन करीत नाही ते अधिक पापी होत त्यांना शासन करण्यासाठीच मी या जगात अवतार घेतलेला आहे तीर्थ यात्रा करीत कारणाने, जरी भगवान बलराम दुष्टांचा वध करण्याचा प्रवृत्त झाले होते तरीसुद्धा त्यांनी आपल्या हातातील दर्भाच्या टोकाने त्याच्यावर प्रहार केला आणि तो मरण पावला कारण हे असेच व्हायचे होते सूत मरण पावता सर्व ऋषी हळहळले देव बलरामांना ते म्हणाले प्रभो हा आपण मोठा अधर्म केला हे यदोनंदना आम्हीच त्यांना ब्रह्मासन दिलेले होते आणि जोपर्यंत हे सत्र समाप्त होत नाही तोपर्यंत शारीरिक कष्टरहित आयुष्यही दिले होते आपण अजाटेपणाने का केलेली ही ब्रम्ह आहे आपण योगेश्वर आहात त्यामुळे वेदसुद्धा आपल्याला आज्ञा करू शकत नाही तरीसुद्धा आपला अवतार लोकांना पवित्र करण्यासाठी झालेला असल्यामुळे आपण कोणाच्याही प्रेरणेशिवाय स्वतःच आपल्या इच्छेने या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्य घ्यावे त्यामुळे लोकांना धडा मिळेल श्री बलराम म्हणाले लोकांपुढे आदर्श ठेवण्याची कृपा करण्यासाठी या ब्रह्महत्येसाठी मी प्रायश्चित्त घेईन म्हणून यासाठी प्रथम श्रेणीचे प्राश्चित्त आपण मला सांगावे या स्वतःला आपण दीर्घायुष्य बळ इंद्रियांची शक्ती इत्यादी जे काही देऊ इच्छिता ते मला सांगा मी आपल्या योगमायेने सर्व काही साध्य करून देई ऋषी म्हणाले हे बलरामा आपण असे करा की ज्या योगे आपले शस्त्र पराक्रम आणि याचा मृत्यू सुद्धा व्यर्थ होणार नाही शिवाय ही वरदान खरे ठरे श्री बलराम म्हणाले ऋषींनो वेदवचन असे आहे की आत्माच पुत्राच्या रूपाने जन्म घेतो म्हणून रोमहर्षणाच्या जागी त्याचा पुत्र आपल्याला कथा सांगेल तसेच त्याला दीर्घायुष्य इंद्रियांची शक्ती आणि बल प्राप्त होईल ऋषींनो याखेरीज आपण जे काही इच्छित असाल ते मला सांगा मी आपली इच्छा पूर्ण करी अजाणतेपणाने माझ्या हातून जो अपराध घडलेला आहे त्याचे प्रायश्चित्त आपण विचार करून मला सांगावे कारण आपण ज्ञानी आहात ऋषी म्हणाले बलवल नावाचा इलवलाचा पुत्र एक भयंकर दानव आहे तो प्रत्येक पर्व इथे येऊन आमचे सत्र दूषित करतो हे यदुनंदना तो इथे येऊन हू विष्ठा मूत्र दारू आणि मांस टाकू लागतो त्या पाप्याला आपण मारा ही आमची ड़िन फारोटी सेवा हुई, होनतर अपन एकाग्र चित्ता ने तीर्थांधे स्नान करीन एक वर्ष वर्षपर्यत भारतवर्षाजी प्रदक्षिणा करा शुद्ध वाल अठातरा समाप्त